अध्याय तीनशे चौथा जीवाच्या अज्ञानाचे फल वसिष्ठ सांगतात याप्रमाणे राजा मूढजनांचे संगती लागून स्वतः मूढ बनल्याने जीवाला नाशिवंत अशा हजारो कोटो जन्मास जावे लागते आणि एका स्थानाहून दुसरे स्थानी याप्रमाणे पशु पक्षी मनुष्य देव इत्यादी अनेक मरणशील देहात त्याच्याच्या अविनाशी अशा चितकलेला शिरावे लागते व तेथे गेल्यावर अज्ञानाने मूढ होऊन गेल्यामुळे भूतसृष्टीतील चंद्राप्रमाणे हजारो वेळा क्षयवृद्धी सोसावी लागते चंद्राप्रमाणेच या जीवाला षोडश असतात यापैकी दशेंद्रिय व अंतकिरण चतुष्ट या चौदा धरून पंधरावी कला जी चिच्छायायुक्त मूल प्रकृती तीच योने होय व हिचे पायीच जन्ममरणांचे गोते येतात आणि या पंधरावी पलीकडे असणारी जी सोळावी चितकला तिला सोम असे म्हणतात ती अमृतमय व अविनाशी आहे चंद्राला तरी ज्या सोळा कला आहेत त्यापैकी पंधरा क्षय वृद्धिशील असून सोळावी तेवढी नित्य आहे व हिलाच सोम असे म्हणतात असो ही जी मूल प्रकृती रूप आता पंधरावी कला सांगितली हिचे कारणाने मूढ होऊन हा जीवात्मा निरंतर जन्म घेत राहतो व जन्म घेतला असता त्याची अविनाशी व अमृतमय जी सोळावी विकला, तीच त्याचे या ठिकाणी पोषण करीत असते आणि असाच प्रकार वारंवार प्रत्येक जन्मात चालतो मात्र ही जी सूक्ष्म अशी सोळावी कला सांगितली तीच सोम असे समज ती वस्तुत फेरे घेत नाही किंवा नाश पावत नाही हिला धाम असेही म्हणतात आणि इंद्रिये तिचे पोषण करीत नसून तीच सत्ता स्फूर्तीदानाने इंद्रियांचे पोषण करते या सोळावे कलेचा नाश न होता रज्जूवरील सरपराप्रमाणे हे जगत पुनःपुन उद्भव पावते आणि घटाला ज्याप्रमाणे मृत्यिका त्याप्रमाणे या कार्यरूप जगताला ही प्रकृती मूलभूत आहे या षोश कलात्मक प्रतकृतीचा क्षय किंवा विरह होईल तेव्हाच मोक्ष प्राप्त होईल असा प्रकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पूर्वी योनी शब्दाने सांगितलेली अव्यक्त संज्ञक जी पंधरावी कला तिथसह सोळा कलानी युक्त असलेला जो हा चित आणि अचित किंवा जड आणि चेतन यांचा संघातरूप देह त्याचे ठिकाणी हा देहच मी किंवा माझा असे मानून चालणारा जीव या देहधारणाचे चक्रातच फिरत राहतो म्हणजे मागे 24 तत्वा पलिकरचा जो विमल व विशुद्ध असा महान आत्मा सांगितला त्याची खरी ओळख जोपर्यंत या जडचेतन किंवा शुद्ध व अशुद्ध अशा उभयरूपी देहाशी तादात्म्य पावल्याने अज्ञानी बनलेल्या या जीवाला पटत नाही तोपर्यंत हा फेरा चालू राहतो हा जीवात्मा मूळचा शुद्ध असताही या मलिनदेहाच्या संगतीने अशुद्धासारखा होतो तसाच हा स्वतः ज्ञानरूप असता अज्ञानसंगतीने अज्ञानी बनतो त्याचप्रमाणे हे नृपश्रेष्ठा हा मूळचा जरी विपरीत ज्ञानहीन आहे तरी त्रिगुणात्मक प्रकृतीचे नादी लागून हाही त्रिगुणात्मक होतो ओम तत्स्य